धृतराष्ट्रा महाधनुर्धारी काशीराज महारथी शिखंडी दृष्टुम्न टाट अजिंक्य सात्यकी द्रुपद द्रौपदीचे मुलगे व महापराक्रमे अभिमन्यू या सर्वांनी आपापले शंख वाजवले हो तो भयंकर शंखनाद आकाश व पृथ्वी यात दुमदुमून गेला आणि त्या योगाने दुर्योध दुर्योधनादिकांचे हृदय फाटून गेले राजा, महावीर काशी राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक वीर जे त्या ठिकाणी जमले होते त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू अजिंक्य असा सात्य की नृपश्रेष्ठ दृष्ट धुमनं शिखंडी त्याचप्रमाणे विराट व इतर जे सेनानायक होते त्यांनीही आपापले निनिळे शंख वाजवण्यास आरंभ केला त्या शंखांच्या महाध्वनीने शेष आणि एकदम दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास प्रवृत्त झाले त्या योगाने त्रैलोक्य डळ म्हणू लागले मेरू व मांदार हे हलू लागले समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले पृथ्वी पालथी होते की काय वा आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले आणि नक्षत्रांचा सडाप झाला सत्यलो सृष्टी बुडाली रे बुडाली आता देव निराधार झाले अशी एकच हाक झाली सूर्य दिवसास थांबला आणि प्रलयकालच्या वेळेप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडून गेला हे पाहून भगवान श्रीकृष्ण फार विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे जाणून त्याने तो अद्भुत शंखनाद बंद केला म्हणूनच हे जग वाजले एरवी कृष्णाधिकाराने जेव्हा शंख वाजवले तेव्हाच त्याचा ते अंत होण्याची वेळ आली होती तो शंखनाद बंद झाला तथापि त्याचा तो प्रतिध्वनी गुमत होता त्या योगाने कौरवसेनाची दाणादाण झाली सिंहाच्या सहज लिलेने जसे हत्तीच्या समुदायाचे विदारण होते तसे त्या शंकरराजाने कौरवांचे हृदय फाटून गेले तो ध्वनी ऐकून कित्येक उभ्यानेच खाली पडले व एकमेकांस म्हणू लागले की सावध हे सावध ज्याच्या ध्वजस्तंभावर मारुती आहे अशा अर्जुनाने युद्धाकरता व्यवस्थित रीतीने उभे राहिलेले दुर्योधनाधिक श शस्त्रप्रहार करण्यास उद्युक्त झालेले पाहून आपले धनुष्य उचवले त्या ठिकाणी जे बलाढ्य महारथी होते त्याने सैन्याला पुन्हा धीर दिला मग ते मोठ्या तयारीने पुढे सरसावले आणि त्याने दुप्पट आवेशाने चाल केली तेव्हा हे त्रिभुवन त्रस्त होऊन गेले त्या धनुर्धरी वीराने बाणांची इतकी भयंकर वृष्टी केली की जणू काय प्रलयकालची पर्जन्यवृष्टी होत आहे हे पाहून अर्जुनाच्या मनाला फार संतोष झाला आणि त्याने मोठ्या गंभीरतेने सैन्यावर नजर टाकली तेव्हा सर्व कौरव युद्धात सिद्ध झाले पाहून पंडुपुत्राने सहज लिहिलेने धनुष्य उतरले त्यावेळेस राजा अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला हे कृष्णा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन येथे युद्धाच्या इच्छेने आलेल्या सर्वास मी पाहिपर्यंत उभा कर ह्या रणामध्ये मी कोणाबरोबर युद्ध करावे हे मला पाहिले पाहिजे अधर्मनिष्ठ दुर्योधनाला यश मिळावे या हेतूने जे योद्धे येथे आले आहेत त्यास मी पाहतो मग अर्जुन म्हणाला देवा आता आपला रथ लवकर नेऊन दोन्ही सैन्यांचे मध्ये उभे करा म्हणजे तेथे युद्ध करण्याकरता आलेल्या सर्व, ना, सर्व वीर क्षणभर न्याहाळून पाहि कारण येथे जरी सर्व वीर जमले तरी समरांगणी मला कोणाकोणाशी युद्ध करायचे ते पाहिले पाहिजे हे उतावळे व दुष्टबुद्धी कौरव बहुत करून अंगात पराक्रम नसता युद्धाविषयी डौल मारित असतात यांना युद्धाची हौस आहे खरी परंतु यांच्या त्याने रणभूमीवर टिकाव धरवत नाही इतके सांगून संजय पुढे म्हणाला संजय म्हणाला राजा धृतराष्ट्रा याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णास बोलल्यावर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म द्रोण व सर्व राजे यांच्यासमोरच नेऊन उभा केला आणि अर्जुनास म्हटले येथे आलेल्या सर्व कौरव मंडळीस अवलोकन कर तेव्हा अर्जुनाने वडील आजे गुरु मामे भाऊ ना मुलगे नातू मित्र सासरे व आपले करते दोन्ही सैन्यात उभे आहेत असे पाहिले राजा ऐक अर्जुनाचं हे भाषण श्रवण करतात श्रीकृष्णाने रथ नेऊन दोन्ही सैन्यामध्ये उभा केला ज्या ठिकाणी भीष्म द्रोणाधिक आप्तसंबंधी व अनेक राजे समोर आहेत त्या ठिकाणी रथ उभा करतात अर्जुन त्या सेनेकडे नेहाळून पाहू लागला मग म्हणाला देवा पहा पहा हे सर्व आमचे आप्तवर्ग आणि गुरु आहेत हे ऐकून श्रीकृष्णा क्षणभर आश्चर्य वाटले ते आपल्या मनात म्हणतात अर्जुनाने हे मनात काय आणलं हे कोण जाणे परंतु हा काहीतरी चमत्कारिक प्रकार आहे ते दुसऱ्याचे मनोगत सहज जाणणारे असल्यामुळे त्याने पुढील भविष्य जाणले परंतु त्यावेळेस काही न बोलता ते स्तब्ध राहिले अर्जुनाने आपले सर्व चोलते गुरु बंधू मामा असे पाहिले आपले इष्टमित्र मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले पाहिले तसेच अर्जुनाने आपले जीवलग मित्र सासरे आप्तवर्ग नातू हेही त्या ठिकाणी आलेले पाहिले ज्यांच्यावर उपकार केले होते व ज्यांचे संकटसमय रक्षण केले होते फार काय परंतु एकंदर वडील व धाकटे यासुद्धा आपले सर्व गोत्रज दोन्ही सैन्यात योद्धाकरता तयार झालेले अर्जुनाने त्यावेळेस पाहिले त्या सर्वांना पाहून तो करुणाने पीडित झाला व खिन्न होत साथा झाला त्यावेळी त्याचे मन बावरून जाऊन त्यास आपोआप करुणा उत्पन्न झाली व त्या अपमानामुळे वीरवृत्ती अर्जुनास सोडून निघाली ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या म्हणून गुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या सतेजपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीचे भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या मनुष्याप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो किंवा तपश्चरेच्या योगाने वृद्धीसिद्धी प्रसन्न झाले असता वैराग्यशील पुरुषाचे बुद्धिस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही त्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या अंतःकरणात करुणे स्थारा दिल्यामुळे त्याची स्थिती होऊन त्याचे धैर्य नाही असे पहा कि मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकू लागला म्हणजे जसा भ्रमिष्ठ होतो त्याप्रमाणे अर्जुन महामोहाने व्याकुळ झाला व त्याचे ठिकाणी स्वभावता असलेला धीर खचून जाऊन त्याच्या हृदयास दयेचा पाझर फुटला ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होण्याबरोबर चंद्रकांत म्हण्यास पाझर फुटतो त्याप्रमाणे तो करुणेने अतिमोहित झाला व मग खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णाशी बोलू लागला अर्जुन म्हणाला कृष्णा हे आप्तजन युद्धाविषयी तयार झालेले पाहून माझे गात्रे शिथिल झाली आहेत तोंडाचे पाणी पळाले आहे माझ्या शरीरास कंप सुटून रोमांच उभे राहिले आहेत गांडीव धनुष्य हातातून गळून पडत आहे व सर्वांगाचा दाह होत आहे आता मला येथे उभे राहत नाही माझे मन फार भ्रमण पावते अर्जुन म्हणाला देवा असे पहा मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला तो येथे माझे सर्व गोत्रजच माझ्या दृष्टीस पडले हे सर्व युद्ध करण्याकरता तयार झाले आहेत खरे परंतु यांच्याबरोबर युद्ध करणे आपल्यास कसे उचित होईल या विचाराने मला काही सुचत नसून माझे मनास भान नाहीसे झालेले आणि मन आणि बुद्धी ही, ही स्थिर नाही हे पहा माझ्या सर्व अंगास कंप सुटला असून तोंडास कोरड पडली आहे गात्री शिथिल झाली आहेत सर्वांगावर काटा उभारून मनाला आणि संत अतिसंताप उत्पन्न झाल्यामुळे गांडी धनुष्य धरण्याचा हात ढिरा पडला व त्यामुळे ते हे मारा तो मजा हतुन केव गए मा समे इतके माधे अंतकरण आप्वर्गा व्याप्त मजे अंतकरण वज्रापेक्षा ही कठिन दुसरस दाद न दे अति भयंकर है परंतु यपेक्षा ही हा मोह विशेष कठिन है ये मोठे आश्चर्य ज्या युद्ध शंकर से ही जिंकले व निवात कवच राक्षसांचा मागमुस नाहीसा सकेला तो अर्जुन मोहाने एका क्षणात व्याप्त झाला भोंगा हा पाहिजे त्या वाढलेल्या लाकडात सहज भोंग पडतो पड़तो परंतु कोवळ्या जमळ्याच्या कळीमध्ये ती मिटल्यावर तो अडकला जातो तो त्या ठिकाणी प्राणासही मुकेल परंतु ते कमलदल फाडून बाहेर निघण्याचे त्याच्या मनातसुद्धा येणार नाही त्याप्रमाणेच आप्तवर्गाची मोहमता तोडण्यास कठीण आहे संजय म्हणतो राजा धृतराष्ट्रा हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही म्हणून अर्जुनास त्याने व्याकुळ केले असो राजा मग आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाच्या हृदयातील युद्धाविषयीचा अभिमान मावळून गेला त्या ठिकाणी त्याचे मनात करुणा कशी उद्भवली कळत नाही मग तो कृष्णास म्हणाला देवा मला वाटते आता येथे राहू नये या सर्वांम ही गोष्ट मनात आल्याबरोबर माझे मन अतिव्याकुळ होऊन बोबडी वळली आहे आणि हे केशवा येथे काही विपरीत होईल अशी चिन्हे दिसतायत व युद्धामध्ये स्वजनांचा घात केला असता पुरुषार्थ होईल असे मला वाटत नाही या कौरवाना जर मारायचे तर मग धर्म धर्म, धर्म राजादि का मारू नये कारण हे सर्व परस्पर आमचे गोत्रजच आहेत म्हणून देवा जडो हे युद्ध मला काही ते पसंत पडत नाही असले महापातक केल्यापासून आमचे काय कोळंबले देवा अनेक प्रकार विचार करून पहता युद्ध के परिणाम वाइट हो जरते टाले तो मैं कल्याण होय राज्य सुख हपेक्षा नहीं है गोविंदा आमहस राज्य व भोग भोग कराए कारण जमे राज्य भोग सुख हमारी इच्छा करा चीजें गुरु वडील पुत्र आजोबा मामा सासरे नातू मेहुणे तसे इतर सर्व आप्तवर्ग या ठिकाणी आपल्या प्राणावर आणि धनावर उदार होऊन युद्धाकर्ता उभे आहेत अशा रीतीने जय मिळवण्याची मला मुळीच गरज नाही आणि असले राज्य मिळून तरी काय करायचे अर्जुन म्हणाला या सर्वांचा वध करून जे भोग भोगायचे त्या सर्वास आग लागू या असल्या सुखाशिवाय वाटतील ती वाटतील ती दुःखे आम्ही सोसू यांच्याकरता आम्ही आपले प्राणदेखील खर्ची झालो परंतु यांचा घात करून आपण सुख भोगावे ही गोष्ट माझ्या स्वप्नात येणार नाही जर आमच्या वडील मंडळींचे आम्ही आईच चिंतिले तर मग आम्ही जन्मास्तरी यायचे कशा करता आणि जगायचे तरी कोणासाठी कुळात पुत्रप्राप्तीची इच्छा करतात त्याचे हेच का की त्या पुत्राने आपल्या गोत्रजांचा संहार करावा आपण आपले मन वज्राप्रमाणे कठोर करावे हे असे मनात कसे आणावे अपने हतम जेवड़े बरे हुई करावे आम्ही जे जे मिलवावे त्या तो सर्वे तीन उपभोग घे नवे तो आम्ही अपने जीवित खर्च करावे आम्हीशोदेशी से राजे जिंकावे आशा योगे अपने कुतोषित करवे पर्मा की किति विपरीत गति है कि आमसे सर्व गोत्रज आम बरबर युद्ध करना उद्युक्त जाए बायका मुले धन य सर्व सोड़ तरवारीच्या धार्यावर ज्याने आपले जीव ठेवले आहेत अशा मी कसे मारू कोणावर शस्त्र धरू आणि आपल्या सुरुधांचा कसा घात करू हे कोण आहेत हे तुला माहीत नाही काय ते पहा पलीकडे भीष्म व द्रोण आहेत त्यांचे आमच्यावर महत्व उपकार या ठिकाणी मेहणे सासरे मामा बंधू तसेच सर्व पुत्र नातू व आहेत हे पहा हे सर्व आमचे फार जवळचे नातेवाईक आहेत तेव्हा तेना मारण्याची गोष्ट नुसती तोंडा ओटे काढली तरी देखील दोष घडतील दे। हे मधुसूदना जरी त्यांनी माझा वध केला तरी मी त्रैलोक्याच्या राज्यसुखाकरता देखील यांना इच्छा करणार नाही मग पृथ्वीच्या राज्याकरता मी यांना कसा मारीन उलट पक्षी ह्यांनी वाटेल ते जरी केले किंवा के आम्हा येथेच जरी मारले तथापि आपण त्यांचा घात करण्याचे मनात आणू नये निष्कंटक असे त्रिभुवनाचे राज्य जरी प्राप्त झाले तरी सुद्धा हे अनुचित मी करणार नाही कृष्णा जर आज या ठिकाणी आम्ही यांचा वध केला तर आमचे कोण नाव घेईल आणि तू सांग की मग तुझे तरी आमच्या कसे दृष्टी सोडेल हे जनार्दना या कौरवांना मारून आम्हाला काय सुख होणार हे आता या असल्यामुळे यांच्या वधाने आम्हाला पाप लागेल जर मी गोत्रजांचा वध करीन तर मी दोषांचे घर होईन व असे झाल्याने ज्या चुझी मी जोड केली आहे तर तूही हाताचाच असेल कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात अशा प्रसंगी तुला कोणी आणि कोठे शोधावे ज्याप्रमाणे बागेत अग्नीचा था भडका झाला असता कोकीळ पक्षी एक क्षणभयी राहत नाही किंवा तलावा चिखल झालेला पाहून पक्षी तो सोडून चालते होतात त्याप्रमाणे देवा जर माझी पुण्याही कमी होईल तर आपण आपल्या मायेने मला फसवून हातावर तुरी देऊन जाल म्हणून आपल्या बांधवास या कौरवास मारणे हे आम्हा योग्य नाही माधवा आपले आपताना मारून आम्ही कसे सुख येऊ म्हणून ही गोष्ट मी कधी करणार नाही व या समरांगणात हातात शस्त्रही धरणार नाही कारण हे कृत्य बहुत प्रकाराने निंदे आहे असे मला वाटते कृष्णा आपण आम्हाला अंतरला म्हणजे आमची काय गती होईल त्या दुःखाने आमचे हृदय किंवा फाटून जाईल अर्जुन पुढे म्हणतो म्हणून देवा या कौरवांचा वध करून मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा ही गोष्ट कधीही घडणार नाही लोभाने चित्त भ्रष्ट झाल्यामुळे कुलक्षय केल्यापासून लाभणारा दोष व मित्रांचे वैर केल्याने लागणारे पातक ही जरी हे कौरव पाहत नाहीत तरी हे जनार्दना कुलक्षय केल्यापासून लागणारे पाप आम्हा ढळढळी दिसत असताही या पापापासून निवृत्त होण्याविषयी आम्ही विचार कसा करू नये हे क कौरव अभिमानाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत तरी आम्ही आपले ही पा पाहिले पाहिजे आपले आपणच मारावे अशी गोष्ट कशी करावी असे पहा की समजून काळकूट विष कसे प्यावे अहो वाट चालत असताना जर आकस्मात आपल्यासमोर सिंह आला तर त्याला चुकून जाणं हे श्रेय कराय आपण आयत्यात उजेडात बसलं असून तेथून उठून जर अंधारल्या कुपात गेलो जाऊन बसलो तर देवा त्यापासून काय लाभ होईल हे तुम्हीच सांगा बरे किंवा समोर अग्नि आहे असे पाहून जर तो आपण बाजूश टाकून गेलो नाही तर एका क्षणात जाळून टाकेल त्याप्रमाणे हे मूर्तिवंत दोष आम्हाला लागतील असे कळल्यावरही आम्ही हे काम करण्यास कसे प्रवृत्त व्हावे इतके बोलून अर्जुन त्यावेळी श्रीकृष्णास म्हणाला देवा या पाचकाची काय थोरवी पहा कुलक्षयाने सनातन कुलाचार नाहीसे होतात कुलाचार नाहीसे झाले म्हणजे अधर्माने सर्व कुल व्यापून जाते ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता त्यापासून अग्ने होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात त्याप्रमाणे आपल्या गोत्रातच जर मत्सराने एक एकमेकांचा वध केला तर त्या महाघर दोषांच्या योगाने सर्व कुलाचा क्षय होतो म्हणून या कुलक्षयाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुलात अधर्माचा प्रवेश होतो कृष्णा अधर्माने कुल व्यापल्यास कुलश्रिया दुराचरणायी प्रवृत्त होतात आणि हे वार्षणे आचरणापासून वर्णसंकर होतो असे झाल्यावर मग सारासार विचार व योग्य योग्य आचरण कर्तव्या कर्तव्य वगैरे गोष्टी दूर राहतात असलेला दिवा मालून अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे सहजच मनुष्य सरळ वाटेतही ठेचाळतो त्याप्रमाणे कुलक्षयामुळे कुलधर्म नष्ट झाल्यावर मग त्या ठिकाणी कशाची प्राप्ती होणार मन आणि इंद्रा निग्रह होईल असा झाला म्हणजे व म्हणून कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण करते आणि उत्तम आणि अधम यांचा समागम होऊन ब्राह्मण शूद्रादी परस्पर वर्ण यांची भो होते व त्या योगाने सर्व ज्ञाती धर्म समोर नाही सेवतात कावळे जसे तर ठेवलेल्या बळीवर चहोकडून झडप खालतात त्याप्रमाणे अशा कुलामध्ये चहो बाजूनी महापातकांचा प्रवेश होतो वर्णसंकर झाला म्हणजे कुलाचा घात करणारे पुरुष व ते कुल यांना नरक प्राप्ती होते आणि पिंडदान व तर्पणादिक क्रिया बंद राहिल्यामुळे दोघांचे पितर नरकात पतन पावतात मग त्या कुळास आणि त्या कुळाचा नाश करणाऱ्यास अशा दोघांसही नरक होते मग हे पहा याप्रमाणे सर्व वंशाची वृद्धी दूषित होऊन त्यातील स्वर्गस्थ पूर्वज आपोआप पतन पावतात ज्या कुलात नित्य आणि नैमित्य कर्मे घडत नाहीत त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करना। अशी स्थिती झाल्यावर त्या पितराने काय करावे व स्वर्गात कसे राहावे म्हणून तेही आपल्या खुलापाशी येतात ज्याप्रमाणे नखास चावलेल्या सापाची वेदना शेंडीपर्यंत सर्वांग व्यापून टाकते त्याप्रमाणे आपल्यापासून उत्पन्न होणारे हे दोष हल्ली जिवंत असलेल्या कुलापासून मूळ पुरुषांपर्यंत सर्वात वर्णसंकर उत्पन्न करणाऱ्या ह्या कुलघातक पुरुषांच्या दोषामुळे पुरातन जातीधर्म व कुलधर्म नाही होतात ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले त्या मनुष्यास निश्चय करून नर्कप्राप्ती होते असे आम्ही ऐकतो अरे रे आम्ही राज्यसुखाच्या लोभाने आपल्या बांधवास मारण्यास उद्युक्त झालो हे आम्ही मोठे पाप करण्यास तयार झालो कृष्णा या ठिकाणी आणखी एक घडते ते कोणते म्हणाल तर या दोषापासून लोकाच्या नाही सेवतात ज्याप्रमाणे घराला आग लागून तो अग्निपेटल्यावर घराचे दुसरेही भाग जाळून टाकतो त्याप्रमाणे अशा कुलांचा ज्या लोकांस सहवास घडतो त्यांनाही त्यांच्या संगतीच्या योगाने पातक लागते अर्जुन म्हणतो देवा त्याप्रमाणेच त्या कुलात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मग त्याला भयंकर नरकवास भोगावा लागतो अर्जुन आणखी म्हणतो त्या नरकात पडल्यावर मग कल्पांतीही तेथून त्याची सुटका होत नाही इतके पतन होते। आता एवढ्या वेळपर्यंत आलेली माझी ही कटकट ऐकू नये तिच्यापासून अजून आपल्या मनास त्रास होत नाही तर आपण आपले मन एवढे कठोर का केले असे पहा की कुलक्षय करून ज्याच्या करता राज्यसुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणिक आहे असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचे दोष करण्याचे सोडू नये काय आमचे जे हे सर्व वडील जमले आहेत त्यांचा वध करावा या हेतूने मी त्यांच्याकडे दृष्टी फेकली हे आमच्या हातून काय लहान पातक घडले आहे सांगा बरे म्हणून निशस्त्र होऊन प्राण संरक्षणात मी काही प्रयत्न करीत नसताना जरी ह्या शस्त्रधारी कौरवाने माझा वध केला तरी त्यात देखील माझे अधिकच कल्याण आहे तर असे करून जे वाचावे त्यापेक्षा आपल्या हातातील शस्त्र टाकून कौरवांचे बाण सहन करावे हे बरे असे केल्यामुळे जरी मरण प्राप्त झाले तरी ते चांगले परंतु यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुल पाहून म्हटले की यांचा क्षय करून राज्य मिळवणे म्हणजे केवळ नरकाची जोड करणे होईल संजय म्हणाला याप्रमाणे बोलून त्यांचे अंतःकरण शोकाकुल झाले आहे असा तो अर्जुन रथोपस्थावर बसला संजय म्हणाला राजा धृतराष्ट्र ऐक त्यावेळी समरांगणात उभा असलेला अर्जुन असे बोलला आणि मग अत्यंत उदासीन झाला आणि अनिवार्य गहीवर येऊन त्याने रथावरून खाली उडी टाकली ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे त्याला कोणीही मान देत नाही किंवा राहू योगाने सूर्यास ग्रहण लगे मे तो निस्तेज क्यूमा तपस्वी महासिद्धि प्राप्ति भ्रमाने व्यापला तपा त्याग कर सपाटत सापड़ेस नि, पात्र होते अर्जुन रथाखा उतरल अत्यंत दुखाने व्याप्त संजय मन तो राजाखी अने धनुष्यण टाकून दिल वो सारखे आश्रा चलते आता यापुढे अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण हे त्यास कशा रीतीने तत्वज्ञानाचा बोध करतील तो ही कौतुककारक कथा आहे का असे निवृत्तीनाथेदास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले